स्कंध अकरावा अध्याय तिसरा रुद्राक्ष महात्म्य श्री नारायण म्हणाले ओंकार आणि गायत्री यांचे स्मरण करावे शिखा बांधावी आचमन घ्यावे खांद्यास स्पर्श करावा शिंक आल्यास दातातून दाता उष्टे निघाल्यास खोटे भाषण बोलल्यास पतिताशी बोलणे झाल्यास उजव्या कानाला स्पर्श करावा अग्नी जल देव चंद्र सूर्य वायू हे सर्व ब्राह्मणाच्या उजव्या कानात आणि हातात आहेत नंतर शुद्ध स्थली शुद्धस्थली करावे। अगम्य स्त्रीशी गमन केल्यामुळे लागणारे अग्निरहितल्यास ब्राह्मण शूद्र समजावा प्रातपकाळी यथाविधी स्नान करीत बसू नये कारण होमकाल साधावा लागतो तो काल तळल्यावर पुरुष निंद होय गायत्री हे सर्वश्रेष्ठ साधन आहे भू इत्यादी तीन व्याहतीसह प्रभावयुक्त गायत्रीचा उच्चार करावा तीन वेला प्राणायाम करावा प्राणवायूला जपरूप प्राणायाम सगर्भ आणि ज्ञानरूप असा प्राणायाम अगर्भ होय देव ऋषी पितर यांना संतुष्ट करणारे स्नानास अंगभूत असे जे तर ते करून जलाच्या बाहेर यावे सोली वस्त्रे न भस्मलेपन लेपन करावे और रुद्राक्ष धारण करते एक -एक, एक, वक्षस्थली एकशे आठ अद्राक्ष धारण करा प्रत्यक्ष शंकर तुल्य रुद्राक्ष सोन्या गुंफावे पंचत्वाक्ष मंत्राने अथवा प्रणवाने रुद्राक्ष धारण करावे शिखेत धारण केल्यास प्रणव प्रणवत्र वेदांचे आणि हातात दिशांचे स्मरण करावे कंठात सरस्वती देवी आणि अग्नी यांची भावना करावी ब्राह्मणांनी हे मंत्रपूर्वक करावे रुद्राक्ष धारण करणारा नित्य शुद्ध असतो अशा पुरुषांनी भक्षण केलेले अन्न प्रत्यक्ष रुद्रानेच भक्षण केल्याप्रमाणे आहे रुद्राक्ष धारण करण्याची लज्जा बाळगणारा कोट्यावधी जन्म गेले तरी मुक्त होत नाही रुद्राक्ष धारकाची निंदा करणारा सुकर होतो रुद्राक्षामुळे शंकर रुद्रत्व पावला मुनी सत्यसंकल्प झाले ब्रम्हदेवास ब्रम्हत्व प्राप्त झाले रुद्राक्षधारी शिवलोकी जातो रुद्राक्षधारकास भोजन घालणारा पितृलोकी जातो त्याचे पदाचे तीर्थ घेतल्यास सर्व पापापासून तो मुक्त होतो कोणत्याही कारणाने रुद्रास कंठात धारण केला तरी त्याला ज्ञान प्राप्त होते रुद्राक्षमहात्म्य अवर्णनीय आहे म्हणून प्रयत्नपूर्वक रुद्राक्ष धारण करावे अध्याय तिसरा समाप्त